अध्याय दोनशे पंच्याऐंशी वा अध्यात्मवर्णन युधिष्ठिर विचारतो पितामह करता आत्मानात्म विचाराचे जे अध्यात्म अध्यात्मशास्त्र आहे ते कोणते व त्याचा उद्भव कशापासून झाला हे सांगा भीष्म उत्तर करतात ज्या अध्यात्मशास्त्रासंबंधाने तू मला प्रश्न केलास त्या अध्यात्मशास्त्राने यावत सृष्टीचे ज्ञान होते ते फार कठीण आहे तथापि तू बुद्धिपूर्वक प्रश्न करतोस त्या अर्थी मी तुला ते उलगडून सांगतो त्याचे विवरण ऐक वत्सा पृथ्वी वायू आकाश उदक व तेज यांना पंचमहाभूते म्हणतात ही पंचमहाभूते सर्व चराचर सृष्टीच्या उत्पत्तीला व नाशाला कारण होत असतात हे भरत या पंचमहाभूतांचे एकीकरण हेच प्राण्याचे शरीर होय या महाभूतांचे गुणधर्म वारंवार एकत्र येतात आणि त्याचप्रमाणे पुनपुन आपापल्या ठिकाणी लय पावतात धर्मा परमात्म्यापासून जी जीवसृष्टी निर्माण झाली ती पंचमहाभूतांचे ठिकाणी आपला आकार सोडून लय पावते यास उदाहरण समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे समुद्रात लय पावतात त्याचप्रमाणे ही सृष्टी लय पावते किंवा ज्याप्रमाणे कासव वाटेल तेव्हा आपले अवयव पसरते व वाटेल तेव्हा त्याचे आकर्षण करून घेते त्याचप्रमाणे सृष्टीमध्ये जी जी लहान भूते म्हणजे कोटी आहेत त्यांनाही पंचमहाभूते आपल्या पोटात आकर्षण करून घेतात प्राण्याचे शरीरांमध्ये जो शब्दाचा गुण आहे तो आकाशापासून आलेला आहे घनरूप अथवा अस्थि वगैरे कठीण भराक आहे तो पृथ्वीचा गुण आहे शरीरातील प्राण वायूपासून आहे शरीरातील निरनिराळे रस हे उदकापासून आहेत आणि शरीराची कांती हा तेजाचा गुण आहे अर्थात सर्व जंगम सृष्टी पंचमहाभूतांचीच बनलेली आहे प्रलयकाली ती त्यांच्यातच मिळून जाते व उत्पत्तीकाली पुन्हा त्यातूनच उत्पन्न होते सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ईश्वराने सर्व पंचमहाभूतांपैकी ज्याचे जे जे कार्य असेल त्या कार्यानुरोधाने शब्द स्पर्श आणि इत्यादी गुणधर्म सर्व जीव जीवसृष्टीचे ठिकाणी उत्पन्न केले शब्द श्रोत्र आणि रंध्रे ही आकाशापासून उत्पन्न झाली रस स्निग्धता व रसना ही जलतत्वापासून निर्माण झाली अंगकांती त्याचप्रमाणे पाहण्याची शक्ती आणि अन्नपचनक्रिया हे तेजाचे धर्म आहेत त्याचप्रमाणे गंध घ्राणेंद्रिय व शरीराचा घन भाग हे पृथ्वीचे गुण होत आणि प्राण सर्वशक्ती आणि चलनशक्ती हे वायूचे गुण आहेत याप्रमाणे धर्मराजा पंचमहाभूतांचे योगाने शरीरामध्ये जे गुणधर्म उत्पन्न झाले ते सर्व मी सांगितले याच पासून सत्व रजतम हे गुण त्याचप्रमाणे काल व इंद्रियांचे व्यापार योग्य चालवण्याची भावना आणि मन हे सहा पदार्थ ईश्वराने उत्पन्न केले जी बुद्धी म्हणतात ती शक्ती पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत जे तुला शरीर म्हणून दिसते त्या सर्व शरीरात भरून असते मनुष्य मात्रात ज्ञानेंद्रिय पाच आहेत मन हे सहावे बुद्धी सातवी आणि या सर्वाचा ज्ञाता जो आत्मा तो आठवा याप्रमाणे व्यवस्था आहे इंद्रियांचे प्रकार कोणते आहेत त्याचे ज्ञान त्यांची कर्मे किमा व्यापार कोणकोणते कुं हे समजल्याने होते त्याचप्रमाणे हे व्यापार करविणारा करविणारी जी, जी शक्ती आहे तिचे विषयी आणि तिच्या अंगी असणारे जे सत्व हे गुण त्या सर्वांविषयीचे ज्ञान त्यांच्या त्यांच्या कार्यावरून होते डोळ्याचे काम केवळ पाहणे हे आहे केवळ बाहेरील जरसृष्टीच्या अस्तित्वाचे ज्ञान करून देणे हेच इंद्रियाचे काम आहे अशा ज्ञानाच्या खरे खोटेपणाविषयी तर्क बांधणे हे मनाचे काम आहे आणि खरे ज्ञान कोणते तो निर्णय बुद्धीही ठरवते परंतु हे सर्व व्यापार ज्याच्या चा बलावर चालतात असा जो शरीरातील मालक आत्मा त्याचे काम फक्त साक्षित्वाचे आहे धर्मा सत्व रज तम काल आणि प्राक्तन ही बुद्धीला प्रवर्तक असून पंचेंद्रिये व पूर्वक्त गुण ही बुद्धिरूपच समजावे कारण बुद्धी नसेल तर हे सर्व गुण नसल्यासारखे आहेत ही बुद्धी ज्या इंद्रियाचे द्वारे पाहते त्या इंद्रियाला चक्षु असे म्हणतात ही ज्या इंद्रियाच्या योगाने शब्दश्रवण करते त्याला स्रोत्र असे म्हणतात ही ज्या इंद्रियाने पदार्थाचा गंध घेते त्याला घ्राण असे म्हणतात रसांचा स्वाद ज्या इंद्रियाने घेते त्या इंद्रियाला रसना म्हणजे जिव्हा असे म्हणतात आणि ज्या इंद्रियांनी पदार्थांना स्पर्श करते त्या इंद्रियांना स्पर्शेंद्रिय असे म्हणतात याप्रमाणे ही बुद्धीच वारंवार अनेक प्रकारे विकार पावत असते ती जेव्हा गोष्टीची इच्छा करते तेव्हा तिलाच मन असे म्हणतात मन व चक्षुक प्रभूती पाच भिन्न करणे ही बुद्धीची अधिष्ठाने होत व त्यांना इंद्रिय म्हणतात ही दूषित झाली असता बुद्धीही दूषित होते पुरुषाचे ठिकाणी असणारी ही बुद्धी, ही बुद्धी ही ही सत्व रज व तम या तिन्ही भावांनी युक्त असते व त्यामुळे तिला केव्हा केव्हा आनंद होतो केव्हा केव्हा शोक होतो व केव्हा ती आनंद किंवा शोक या दोन्ही भावाविरहित असते एव ही बुद्धी सपरजस्तमोमय या तीन भावातच घोटाळत किंवा फिरत असते नदीपती समुद्रहा हा कितीही मोठ्या लाटा येऊन उसळला तरी ज्याप्रमाणे आपली तीरमर्यादा सोडून जात नाही त्याचप्रमाणे ही बुद्धी जरी कितीही भिन्न तरंगयुक्त झाली तरी सत्वादी भाव वो मन यांचे बाहेर जात नाही कधी रजोगुण उत्थित झाला असता त्या भावाप्रमाणे ती चालते कधी रोमांचयुक्त आनंद प्रीती प्रमोद सुख शांतवृत्ती हे सात्विक गुण एकाएकी पुरुषाच्या ठिकाणी उद्भवतात व कधी संताप शोक तळमळ अतृप्ती अक्षपा अक्षमा ही रजोगुणाची चिन्हे सहेेतुक व निरहेतुकही उद्भवताना दृष्टीस पडतात अज्ञान लंपटपणा मोह प्रमाद स्तब्धता भय दारिद्र्य दैन्य प्रमोह झोप झापड या प्रकारचे हे अनेक तामसगुणही कधी कधी आकस्मिक पुरुषाचे ठिकाणी उत्पन्न होतात ज्या ज्यावेळी मन किंवा शरीर याचे ठिकाणी प्रेमयुक्त भाव उत्पन्न होईल तेव्हा देहात सत्वगुणाचा उदय आहे असे समजावे व त्या विकाराची उपेक्षा करावी त्याला चिपटून राहू नये जेव्हा आपणास दुःखकारक व अप्रिय असा एखादा विकार उद्भवेल तेव्हा तो रजोगुणाचा प्रादुर्भाव आहे असे समजावे आणि न गडबडता त्याच्या प्रतिकाराचा उपाय चिंतावा त्याचप्रमाणे जेव्हा शरीर किंवा मन यांचे ठिकाणी काही मोहयुक्त अतर्क्य व अज्ञेय असा विकार उत्पन्न होईल तेव्हा तो तमोगुणाचा परिणाम आहे असे निश्चयाने समजावे या प्रकारे येथे सांगितलेले हे सर्व भिन्न भिन्न भाव म्हणजे बुद्धीचेच विकार आहे शहाणा असेल त्याने हे सर्व नीट ओळखून जागृत व्हावे कारण जागृत होण्याचे याहून दुसरे लक्षण ते कोणते असो आता ही बुद्धी व आत्मा ही उभय ही सूक्ष्मच तत्वे आहेत तथापि त्यात फार मोठा फरक आहे तो समजून घे तो भेद असा या की यापैकी एक म्हणजे बुद्धी ही गुण उत्पन्न करते वो आत्मा तसे करीत नाही शिवाय बुद्धी व आत्मा ही खरे पाहता स्वभावताच परस्परांहून भिन्न आहेत तथापि बहुदा एकत्र संयुक्त असतात यास दृष्टांत मासा आणि पाणी ही जरी वस्तुतः वेगळी आहे तरी बहुदा ती एकमेका सोडून नसतात संयुक्तच असतात आता बुद्धीचे जे गुण म्हणून सांगितले आहेत त्यास आत्मा कोण आहे त्याचा बोध नसतो परंतु आत्म्याला मात्र गुणांची पुरापूर माहिती नसते असते म्हणजे आत्मा हा केवळ तटस्थ द्रष्टा आहे परंतु हे ज्ञानात न येता मूढ लोक हे आत्मा गुणांचा मिलाफी आहे असे मानतात कोणी म्हणेल की आत्मा हा जर गुणांशी संबंधी नाही तर हे गुण आले तरी कुठून बुद्धीतूत आले असतील असले पाहिजेत तर तसेही नाही बुद्धी ही गुणाचे उपादान कारण नव्हे म्हणजे मृतिकेपासून ज्याप्रमाणे घट घडला जातो त्याप्रमाणे बुद्धीपासून गुण घडले जातात असा प्रकार नाही मग आताच सांगितले की बुद्धीपासून गुण होतात हे कसे अशी शंका येईल तर त्याचे उत्तर असे आहे की गुणांचे उत्पत्तीमुळे बुद्धीवर कारणाचा कोणी तर्क करतात परंतु तो तर्क म्हणजे सर्प पाहून रज्जूचे ठिकाणी त्याचे कारणत्वाचा आरोप करण्यापैकीच आहे म्हणजे अधिष्ठान सत्तेला अव्यस्त सत्ता म्हणण्यापैकीच आहे रज्जू सत्तेवर सर्पसत्तेचा अध्यास केला आहे हे खरे परंतु त्यामुळे रज्जू हे सर्पाचे उपादान कारण म्हणणे गैर आहे त्याचप्रमाणे गुणांचा अध्यास बुद्धीचे अधिष्ठानावर करून बुद्धी हे गुणांचे कारण आहे असे म्हणणे चुकीच आहे ज्याप्रमाणे रज्जूगत सर्पाचे उत्पत्ती कारण रज्जू नसून अज्ञान हे आहे त्याचप्रमाणे या गुणांचेही कारण निरनिराळे आहे व ते अनिर्वचनीय आहे आणि सर्पाभ्यासाला कारणीभूत असणारे अज्ञान ज्याप्रमाणे स्वरूपत तुच्छ असल्यामुळे केवळ कार्यद्वारा अनुमीय आहे प्रत्यक्ष अनुभवणे शक्य नाही त्याचप्रमाणे या गुणकारणाची गोष्ट आहे या गुणाचे स्वरूपही परमार्थत कधीच कोणाला कळत नाही असो रज्जू सर्पाचे अस्तित्वाला ज्या रीतीने कारण होते असे म्हणता येईल रीतीने गुणोत्पत्तीचे कारण आहे व क्षेत्रज्ञ जो आत्मा तो या गुणांचा केवळ द्रष्ट आहे आणि आत्मा व बुद्धी यांची ही सांगड मात्र शाश्वत आहे इंद्रिये ही स्वत अंधळी व अजाण आहेत तथापि दिव्याप्रमाणे बुद्धी करतात करता। म्हणजे ज्याप्रमाणे स्वत दीपाला वस्तुमान मुळीच नसते परंतु त्याचे सहाय्याने आपणास वस्तुज्ञान होते त्याप्रमाणे या इंद्रियांचे सहाय्याने बुद्धीला ज्ञान होते व छिदात्मा हा त्रयस्थ राहून केवळ प्रमात्याचे काम करीत असतो अर्थात आत्मा हा बुद्धी पलीकडे आहे हे सिद्ध आहे सारांश बुद्धी आत्मा व इंद्रिये यांचे खरे स्वरूप काय आहे ते याप्रमाणे ज्या पुरुषाच्या पूर्णपणे लक्षात भरले तो शोक मोह व मत्सर या वेगळा होऊन केवळ आनंदात असतो कोळी ज्याप्रमाणे स्वभावताच तंतू निर्माण करीत असतो त्याप्रमाणे बुद्धी ही स्वभावताच गुण निर्माण करीत असते म्हणजे बुद्धी ही कोळ्याचे ठिकाणी मानल्यास गुण हे तंतुचे ठिकाणी समझावे। आता गुणांसंबंधे दोन मते आहेत कोणी म्हणतात की मरणोत्तरही हे गुण सर्वथा नाश पावत नाहीत तर अत्यंत सूक्ष्मतेमुळे त्यांचे अस्तित्व आपणासदृश्य होत नाही इतकेच इतर म्हणतात की ते नाहीसे झाले म्हणजे कायमचेच नष्ट होतात असो या प्रकारे केवळ बुद्धीचे विचारानेच हा चेतन आत्मा व अचेतन मन यांची पक्की बनलेली गाठ सोडून मनुष्याने शोक व संशय यापासून मुक्त होऊन सुखाने राहावे ज्याप्रमाणे पोहता न येणारे अजान लोक अथांग पाण्यात पडले असता क्लेश पावतात क्या मोहरूप जलाने भरपूर अ संसार रूप नदीत पड़लेल्या लोकपैकी ज्या आत्मा व बुद्धि मिलाफा खरे रूप का नहीं ते क्लेश पावत परंतु जे खरे ज्ञाते हैं व ज्या अध्यात्मज्ञान जाैर्य प्राप्त होश न पावता हि संसार नदी तरन परती आला आणि अशांना ज्ञान हीच परतीराला नेणारी नौका असते या संसार नदीचा अज्ञान जीवांना जो एवढा मोठा भाऊ वाटतो तसा तो विद्वानांना मुळीच वाटत नाही अज्ञांच्या गतीत ज्याप्रमाणे कमी जास्तपणा असतो तसा प्रकार ज्ञानांच्या गतीत नसतो त्यांना पुनरावृत्तीरहित अशी जी गती प्राप्त होते ती एकदाच होते व ती सर्वांना एकसारखीच असते भेद नसतो ज्ञात्यांच्या गतीत फरक का नसतो असे कोणी म्हणेल तर त्याचे कारण असे आहे की गतीभेदाला हेतुभूत जो कर्मभेद तो त्यापाशी नसतो कारण असा सिद्धांतच आहे की जो खरा ज्ञानी झाला तो आपले पूर्वकर्म ज्ञानाज्ञेने जाळून टाकतो व त्याचे क्रियमान कितीही दोषयुक्त असले तरी ज्ञानामुळे त्याला चिकटत नाही शिवाय खरे ज्ञान झाल्यावर द्वैतदृष्टी मावळल्यामुळे असला ज्ञाने स्वत कोणतेही अप्रिय किंवा निंदकर्म करीत नाही किंवा परक्यालाही दोष देण्याचे पाप्त करीत नाही यामुळे तो उघडच सुट असतो ओम तत्स